परमार्थ श्रद्धेने करावा आपण मनुष्य जन्माला आलो ते भगवंत प्राप्त करताच आलो आतापर्यंत मी पुष्कळ योनी हिंडलो भगवंताने आता मनुष्य योनी आणले भगवंता आता नाही तुला विसरणार असे कबूल करू नाही आपण जन्मास आलो नाही तर लगेच तू कोण असे म्हणू लागतो संत आपल्याला तोच मी असे भगवंताजवळ कबूल करून आल्याची आठवण करून देतात पण संतांनी जागे केले तरी आम्ही मात्र पुन्हा तोंडावरून पांघरून ओढून घेतो याला काय करावे झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करणे कठीणच जाते पुष्कळ तीर्थयात्रा केला, पण होतो तसाच राहिलो यात दोष गंगेचा का माझा गंगेच्या काठी कितीतरी लोक येतात स्नान करतात पूजा करतात मग हे कलियुग आहे असे कसे म्हणावे असे एकाने म्हटले त्यावर दुसरा म्हणाला याचे प्रखन समोरच दाखवतो समोर एक रक्तपीती माणूस बसला आहे त्याला जो पापी नसेल त्याने कवटाळावे म्हणजे त्याची रक्तपीती जाईल पण एवढे होईल की जर कवटाळणारा पापी असेल तर त्याला त्या माणसाची रक्तपीती होईल असे समजल्यावर जो तो हळूहळू लागला म्हणजे एवढे नेमनिष्ठ विद्वान गंगामाई चे रोज स्नान करणारे तरी आपले अंतकण शुद्ध झाले असे त्या कुणालाच वाटले नाही तेवढ्यात वराडकडला एक गरीब शेतकरी घोंगडी पांघरून हातातली काठी टेकीत टेकीत येत होता त्याची निष्ठाच अशी की गंगेत स्नान केले की सर्व बापे नष्ट होतात त्याने गंगेत बुडी मारली आणि वर येऊन त्या रोग्याला कडकडून भेटला आणि आश्चर्य म्हणजे त्या रोग्याचा रोग एकदम बरा झाला असे हे जे गोरगरीब भोळे बाळे लोक त्यांच्याजवळ अंधश्रद्धेने जे येते ते, ते मोठ्या विद्वानांनाही साधत नाही आपण व्यवहारात पुष्कळ ठिकाणी अंधश्रद्धा ठेवतो घरून कचेरी निघताना वेळेवर आपण पोहचू अशी अंधश्रद्धा आपली असतेच कधी कधी आकस्मिक कारणाने आपण कचेरीला पोहोचू शकत नाही तरी पण आपण भरोसा ठेवतोच व्यवहारात आपण एकमेकांवर जेवढी निष्ठा ठेवतो तेवढी जरी भगवंतावर ठेवली तरी भगवंत आपल्याला समाधान देईल परमार्थ पूर्ण समजून तरी करावा किंवा आढळण्यासारखा श्रद्धेने करावा पण आपण आहोत अर्धवट म्हणजे पूर्ण कळलेले नसून आपल्याला ते कळले आहे असे वाटते अशा माणसाला शंका आणि त्याचे समाधान करणेही फार कठीण जाते अमुके खरे आहे असे कळून सुद्धा ज्याला आचरणात आणता येत नाही तो मनुष्य खरा अज्ञाने जे अनुभवाने सुधारले तेच चाहणे भले परमार्थामध्ये अंधश्रद्धेची मुळीच गरज नाही पण तेथे श्रद्धेशिवाय मुळीच चालायचे नाही